त्यांच्याकडून नित्य वध होऊ लागला तेव्हा भयभीत होऊन ते देवांचा देव महेश्वर शरण केले महेश्वर हा जगताची निर्मिती आणि शेवट करणारा जन्मरहिताने अव्यक्त रूपी आहे तो सर्व लोकांचा आधार आणि आराध्य दैवत असून श्रेष्ठ गुरु आहे ते देव रामशत्रू त्रिपुरारी त्रिलोचना शंकराकडे जमून गेले आणि हात जोडून सद्गदी कंठाने म्हणाले भगवान सुखेशाच्या शत्रुनाशक पुत्रांनी पितामहांच्या वराने उन्मत्त होऊन सर्व प्रजांचा नाश चालवला प्रजाध्यक्ष आमचे आश्रयस्थान असलेले आश्रम न राहण्याजोगे करून टाकले स्वर्गातून देवाने ढकलून देऊन ते देवांप्रमाणे स्वर्गात क्रीडा करीत मी विष्णू मी रुद्र मी ब्रह्मा मी इंद्र मी यम मी वरुण मी चंद्र मी सूर्य असे म्हणून माली सुमाली आणि माल्यवान हे राक्षस आपल्या सामोरे येणाऱ्यांना युद्धोत्सुक होऊन मारून टाकतात तेव्हा देवा आम्हाला अभय द्यावे शिवरूप सोडून रुद्र रूप घेऊन या देव संकटा देवकंटकांना मारून टाकावे सर्व देव म्हणाले तेव्हा नील लोहित कपरदी प्रभू शंकर सुकेशाची बाजू घेऊन देव मंडळीना म्हणाले देवान मी त्यांना मारू शकणार नाही माझ्याकडून ते अवज्य आहेत पण त्यांना कोण मारेल त्याचा मी तुम्हाला सल्ला देतो असेच आणखी परिश्रम घेऊन तुम्ही महर्षी विष्णूंचा आश्रयाला जाव तो प्रभू त्यांचा संहार करील तेव्हा शिवाचा जयघोष करून आणि त्याला नमस्कार करून राक्षस भयाने त्रस्त झालेले ते सगळे विष्णूकडे गेले शंकरचक्र हाती घेतलेल्या त्या देवाला नमस्कार करून आणि त्याचा बहुमान करून सुकेश पुत्रांच्या संबंधी ते घाबरलेल्या अवस्थेत बोलू लागले देवा सुच्या त्रेताग्नीसारख्या तीन तेजस्वी पुत्रांनी वरदानाच्या योगाने आमच्यावर चढाई करून आमची स्थाने काढून घेतली आहेत शिखरावर लंका नावाची पुरी जी पोचण्याला अति कठीण आहे तेथे राहून ते राक्षस आम्हा सर्वांना त्रास देत तेव्हा मधुसूदना आमच्या हितास्तव त्यांना तुम्ही मारून टाका आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत देवेश्वरा आमचे तुम्ही आधार व्हा आपल्या चक्राने त्यांची कमळासारखे तोंडे छाटून ती यमाला अर्पण करा या संकटात आम्हाला अभय देणारे तुमच्या वचन कोणी नाही मदाने उन्मत्त झालेल्या या रणात भेटून त्यांचा नायनाट करा आणि सूर्य धुके नाहीसे करतो तसे आमचे भय नाहीसे करा देव असे म्हणाले तेव्हा शत्रूंना भयप्रद असणारा देवांचा देव जनार्द तो देवाना अभय देऊन म्हणाला शंकराच्या वराने उन्मत्त झालेल्या सुकेश राक्षसाला मी ओळखतो त्याच्या त्या नाही मी ओळखतो त्यांच्यात माल्यवान हा ज्येष्ठ आहे मर्यादा ओलांडून वागत असलेल्या राक्षसाधमाना मी क्रुद्ध होऊन मारून टाकेन देवानो तुम्ही काही चिंता करू नका महापराक्रम विष्णू असे बोलला तेव्हा सगळे देव जनार्दनाची प्रशंसा करीत आनंदीत करणाने आपापल्या ठिकाणी निघून गेले पण देवांचा हा उद्योग माल्यमन राक्षसाने ऐकला आणि तो आपल्या इतर दोघा भावना म्हणाला देव आणि ऋषी एकत्र मिळून शंकराकडे गेले होते बर का आमच्या वधाची इच्छा करून ते त्याला म्हणाले की देवा सुखेशाचे पुत्र वरदानाने उन्मत्त होऊन घोर रुपाने पदोपदी आम्हाला गरवाने आठवून त्रास देत आहेत प्रजापती राक्षसांकडून दडपल्या गेल्यामुळे आम्ही त्या दुरात्म्यांच्या भयामुळे आमच्या घरात स्थिरपणे राहू शकत नाही म्हणून आमच्या हितास्त्रिलो करत्या तू श्रेष्ठ आहेस केवळ हुंकाराने त्या राक्षांना जाळून टाक देव असे म्हणाले ते ऐकून अंधकाचा नाश करणारा शिव आपले डोक्याने हात हल त्यांना म्हणाला देवानो सुखेशाचे पुत्र माझ्याकडून रणात अवध्याय पण त्यांना जो मारू शकेल त्याच्याविषयी तुम्हाला मी सल्ला देतो जो हाती चक्र गदा धारण करणारा पितांबर झाली जनार्दन श्रीमान नारायण हरी आहे त्याला तुम्ही शरण जा शंकराकडून हा मंत्र घेऊन आणि त्याला नमस्कार करून ते नारायणाच्या गृहाकडे गेले आणि त्याला त्याने सर्व निवेदन केले तेव्हा नारायण त्या इंद्राच्या पुढारीपणाखाली आलेल्या देवाना म्हणाला की त्या देवशत्रूना मी मारीन देवानो तुम्ही निर्भयवा भयभीत झालेल्या देवाना राक्षसवीरानो हरीने आमच्या वधाचे वचन दिले आहे जर योग्य वाटत असेल तर त्याचा विचार करा हिरण्य कशोपीचा तसेच इतर देवशत्रूंचा म्हणजे नमुची कालनेमी वीरश्रेष्ठ संवाद अनेक प्रकारच्या माया करणारा राधेय धार्मिक लोकपाल अर्जुनाची जोडी तसाच हार्दिक्य शुंभ निशुंभ इत्यादींचा मृत्यू झाला सत्ववान आणि बलसंपन्न असलेले असुर आणि दानव जे समरात उतरले ते त्याच्याकडून पराजित झाले नाहीत असे काही आमच्या कानावर नाही सर्वांनी शंभर यज्ञ केले होते सगळे मायाविद्या जाणणारे होते सर्वजण सर्व अस्त्रविद्यात खुशाल शत्रूंना भयप्रद असणारे होते पण नारायणाने शेकड्या सहस्त्राने त्यांचा वध केला हे जाणून आम्हा सर्वांना जे योग्य ते तुम्ही करावे आपल्याला मारू इच्छिणाऱ्या नारायणाला जिंकणे फार अवघड आहे माल्याव नात्याचे बोलणे ऐकून सुमाले आणि मालिक हे उभय अश्विनीने इंद्राला सांगावे तसे आपल्या ज्येष्ठ भ्राताला म्हणाले आपण उत्तम अध्ययन केले आहे दान केले आहे हवे असलेले ऐश्वर संभाळले आहे निरोगी आयुष्य आपल्याला मिळाले आहे आणि उत्तम धर्माची मार्गावर केली आहे अक्षभ्या अशा देवरूपी सागरात शस्त्रांच्या सहाय्याने बुडी मारून आपण अजोड शत्रुना जिंकल मृत्यु संबंधी भय नहीं ना नारायणअसो रुद्रो इंद्रो कि यम असो, आमढ़े उभे रह सर्वदा भीत राज विष्णु ने आम द्वेष कर देव चहाड़खोरी ने विष्णु से मन फिर आता एकमेक रक्षण करीत सर्वज हि चहाड़खोरी के लिए मार्ग टाकूया त्या बलिष्ठा अभी मसलत करून, सर्व सैनला सज्ज के सर्व राक्षसवीरान युद्धा तैयारी घोषित करूद्ध होंभ वृत्रादी उत्र, जसे निघाले होते तसे ते युद्धा करता बाहर पड़ले। रामा अशी मसलत करून सर्व तयारीनिशी ते महाकाय महाबलवान राक्षस रथ हत्ती हत्ती हत्तीसारखे धिपाड घोडे खेजरे बैल रथांचे उंट पाण्यातले शिशुमार भुजंग मकर कास मासे आकाशातले गरुडासारखे पक्षी सिंह वाघ ड्राडुकर सुमरं चमरं काळवीट या बरोबर घेऊन लंकेचा त्याग करून बलाचा गर्व धरून बाहेर पडले ते देवशत्रू लढण्याकरता देव लोकाकडे गेले लंकेचा नाश होणार हे पाहून जे लंकेत राहणारे लोक होते ते सगळे संकटाचे दर्शन होऊन विमनस्क झाले उत्तम रथातून ते शेकड्या सहस्रांनी वाहून जाणारे राक्षस प्रयत्नाने लवकरच देवलोकाला गेले राक्षसांच्याच मार्गाने नगराची दैवतेही बाहेर पडले भूमीवर आणि आकाशात काळाने आदेश दिलेले भयावह उत्पाद राक्षस्रेष्ठांच्या मृत्यूचे निदर्शक होऊन उठले मेघाने हाडे उष्ण रक्त वर्षाव केला समुद्राने आपल्या वेला ओलांडल्या आणि पर्वत हलू लागले भयंकर दिसणारे कोल्हे मेघांच्या गडगडाटासारख्या आवाजाचे अट्टहास्य करीत भयानक रीतीने उड़ू लागले भूते खाली कोसळू लागले ग्रुध्र्यांचे मोठमोठे समूह चक्राकार गतीने तोंडातून ज्वाला टाकीत एकामगून एक दिसू लागले ते राक्षसगणांच्या डोक्यावर काळाप्रमाणे फिरू लागले लाल पायांचे पारवे आणि सारिका धावत जाऊ लागले कावडे मोठमोठ्याने आवाज करू लागले मांदराकडे दुर्लक्ष करून बळाचा दर्प धरून ते राक्षस पुढे परतले नाहीत जण मृत्यूच्या पाशाही त्यांना बांधून टाकले होते माल्यवान सुमाली आणि अत्यंत महाबलिष्ठ माली हे जळणाऱ्या अग्निप्रमाणे असलेले राक्षसांचे पुढारी झाले ब्रम्हदेवाच्या आधाराने जशा देवता तसे माल्यवान पर्वताप्रमाणे असलेल्या माल्यवंताच्या आधाराने ते सगळे राक्षस राहिले राक्षस राजांचे ते प्रचंड मेघांच्या नाधाप्रमाणे निनादणारे सैन्य मालीच्या आज्ञेत राहून जय मिळवण्याच्या इच्छेने दे लो देव लोक राहिले हा राक्षसांचा खटाटोप देवदूतांकडून नारायण प्रभूच्या कानावर गेला तेव्हा त्याने ते युद्ध करण्याचे ठरवले तो आयुष भाता घेऊन सज्ज होऊन गरुडावर स्वार झाला सहस्र सूर्यासारखे तळपणारे दिव्य कवच अंगात घालून आणि शराने भरलेले दोन उत्तम तो कमलनेत्र शंख चक्र गदा शारंग धनुष्य खडग अशी उत्कृष्ट अयोध्ये घेऊन पर्वतराय वैनतेय गरुडावर आरुढ झाला आणि तो प्रभू राक्षसांचा नाश करण्याकरता त्वरेने निघाला गरुडाच्या पाठीवर तो श्याम पितांबर धरी हरी कांचन पर्वताच्या शिखरावर विजय सहवा तसा शोधू लागला सिद्ध देव ऋषी महासर्प गंधर्व यक्ष श्री विष्णूचे यश गाठ तो सैन्याचा शत्रु, चक्र खडग शारंग धनुष्य शंख हाती घेऊन तेथे येऊन पोहोचला गरुडाच्या पंखाने उत्पन्न झालेल्या वाऱ्यानेच त्या सैन्याचा एक भाग उडून गेला त्यांच्या पताका वाऱ्यावर उडत गेल्या शस्त्रे इकडे तिकडे विखुरली ते राक्षस राजेचे सैन्य पर्वताच्या निळा शिखरावरून शिळा ढासळा तसे ढासळू लागले मग माधवाला वेढा घालून रक्तमांसाने लिडबिडलेल्या प्रलयकाळच्या अग्निसारखे आकार असलेल्या धारदार उत्कृष्ट आयुधाने राक्षसाने त्याला छेदले उत्तरकांडाचा सहावा सर्ग समाज